श्रीमद भगवद्गीता अठरावा अध्याय शंकर भाष्य भाग दुसरा श्लोक एकोणतीस हे धनंजय गुणांनुसार ते संपूर्ण भेद निरनिराळ्या प्रकारे मी सांगतो ते एक भाष्य हे धनंजय बुद्धी आणि धृती यांचे देखील सत्वादी गुणानुसार तीन तीन प्रकारचे भेद आहेत ते विभागपूर्वक जसे आहेत त्यांना मी सांगतो ते तू या ठिकाणी संक्षेप रूपाने हे भेद सांगितले आहेत दिग्विजयाच्या निमित्ताने अर्जुनाने मनुष्य आणि देव यांचे पुष्कळ धन जिंकून आणले होते म्हणून अर्जुनाला धनंजय असे नाव पडले शोक्ती सभा हे अर्जुना प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग कर्तव्य आणि अकर्तव्य भय आणि अभय बंध आणि मोक्ष ही बुद्धी यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय भाष्य बंधना करणाऱ्या हेतूपूर्व कर्ममार्गास प्रवृत्ती आणि मोक्षाचा हेतू ठेवून संन्यास मार्गाला जाणारी बंध आणि मोक्ष यांच्या सह असणारी प्रवृत्ती आणि निवृत्ती यांची समानता आहे त्यामुळे असे निषेध आहे की प्रवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ कर्ममार्ग आणि संन्यास मार्ग असाच आहे कर्तव्य आणि अकर्तव्य विधिनिषेध म्हणजेच करण्यास योग्य आणि अयोग्य असे जाणणारी बुद्धी आहे असे म्हणणे कोणत्या संबंधाने आहे देश आणि काल यांचा विचार करून इष्ट आणि अनिष्ट निर्माण होते अशा कर्माच्या बाबतीत म्हटले आहे त्याचप्रमाणे बुद्धी भय आणि अभय या योगे मनुष्य भयभीत होतो त्याला भय असे म्हणतात आणि त्यांच्या विरुद्ध असलेल्या अवस्थेला अभय असे म्हणतात यांच्या यांचा म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट विषयाबद्दल जे भय अगर अभय आहे अशा दोन्ही कारणांनी जाणणारी बुद्धी आहे तसेच हेतूपूर्ण बंधन आणि मोक्ष यांना सुद्धा ती जाणते अशय बुद्धीला सात्त्विक बुद्धी असे म्हणतात पूर्वी जे ज्ञान सांगितले आहे ते म्हणजे या बुद्धीची एक विशेष प्रवृत्ती आहे म्हणजेच बुद्धीची विशेषता आहे धृती सुद्धा या बुद्धीचीच एक विशेष वृत्ती आहे श्लोक इकती सवा हे प्रार्था जो मनुष्य या बुद्धीचा योगात धर्म अधर्म कर्तव्य अकर्तव्य यथार्थ रूपाने निर्णय होत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात भाष्य हे अर्जुना ज्या बुद्धीच्या योगाने मनुष्य शास्त्रभीत कर्म आणि शास्त्रपती प्रतिपादित निषिद्ध असलेला अधर्म त्याच प्रकारे पूर्वी सांगितलेले कर्तव्य आणि अकर्तव्य यांना सर्व प्रकारे निर्णयपूर्वक जाणत नाही की राजसी बुद्धी होई। श्लोक बत्तीसा हे प्रार्थ जी बुद्धी तमोगुणाने आच्छादित असते अधर्माच धर्म मानते तसेच अन्य सर्व पदार्थांना विपरीत मानते ती बुद्धीनाम तामसी होय भाष्य हे अर्जुना तमोगुणाने व्यष्ठित असलेली बुद्धी अधर्माला ज्या कर्माचा निषेध केला आहे त्याला धर्म म्हणून जाणते ते कर्म शास्त्रभिहितच आहे असे मानते त्याचप्रमाणे जाणण्यास योग्य असणाऱ्या ते विपरीत आहेत असे मानते ती बुद्धामसी आहे लोकते हे योगाने मनुष्य ध्यान योग क्रियातून मन, मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रिया धारणा करतो तिला सात्विक धृती म्हणतात भाष्य धृती या शब्दाचा अर्थ अव्यभिचार पदाशी आहे अशा या अव्यभिचारी धृतीच्या सहाय्याने अर्थात सदैव समाधान असणाऱ्या स्थितीच्या सहाय्याने योगाच्या साह्याने मन प्राण आणि इंद्रिय यांच्या सर्व क्रियाची धारणा करते आणि इंद्रिय यांच्या सर्व हालचाली जिच्या योगाने शास्त्रविरुद्ध आहेत म्हणून त्यांना विरोध केला जातो ती सातली धृती होय अशी धृती धृती शास्त्रविरुद्ध विषयामध्ये प्रवृत्त होत नाही या सांगण्यास तात्पर्य असे की अशी धृती धारण करणारा मनुष्य च्या धृतीच्या साहाय्याने समाधी योगाने मन प्राणे आणि इंद्रियांचे व्यापार धारण करतो ती सात्विक धृती होई श्लोक परंतु हे प्रथापुत्र अर्जुना फाची ठेवून कर्म अर्थ आणि करत धृती राजसी होय हे अर्जुना ज्या धारणाशक्तीच्या मुळे मनुष्य धर्म अर्थ आणि काम धारण करतो अर्थात ज्या धारणाशक्तीमुळे मनुष्य या सर्वांना मनात अवश्य कर्तव्य रूपाने निश्चय करतो त्याप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्म अर्थ वगैरे धारणा करण्याची वेळ येते त्या त्यावेळी मनुष्य फळाची इच्छा करतो म्हणून या धरणाशक्तीला राजसी म्हणतात दृप्पस्थिसा अर्जुना दुर्बुद्धी असलेला मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे निद्रा भय चिंता दुःख गुणमत्तपणा त्याग करीत नाही अर्थात यांना धारणा करतो ती धृती तामस होय भाष्य ज्या धारणाशक्तीमुळे मनुष्य स्वप्न भय निद्रा भय त्रास शोक दुःख आणि मद यांना सोडत नाही किंवा विषय सेवन करण्यामध्ये आपण काही पुरुषार्थच करत असो मानून उन्मत्तपणाप्रमाणे मदाला सुद्धा आपल्या मनामध्ये सदा सर्वदा कर्तव्य उपान येतो आहे असे समजतो असा कुत्च बुद्धीचा मनुष्य या सर्वांना कधीच सोडत नाही अशा प्रकारच्या धारणाशक्तीला तामसे असे मानण्यात येते भाष्य गुणभेदाने करता अगर क्रिया यांचे तीन तीन प्रकारचे भेद सांगण्यात आले आहेत या ठिकाणी सुखाचे तीन प्रकारचे भेद स्पष्ट करण्यात येत आहेत श्लोक छत्तीसावा हे भरतश्रेष्ठ मी सांगतो ते ऐक ज्या सुखामध्ये अभ्यासामुळे मनुष्य रममाण होतो आणि दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो भाष्य हे भरतश्रेष्ठा आता तू तीन प्रकारचे सुख समजून घे अर्थात ऐकण्यासाठी चित्त एकाग्र कर ज्या सुखामध्ये मनुष्य अभ्यासामुळे रममाण होतो अर्थात ज्या सुखाच्या अनुभवामध्ये पुन्हा पुन्हा प्रवृत्त होतो आणि त्या कृतीवर प्रेम करतो त्याप्रमाणे मनुष्य आपल्या दुःखाचा अंत अनुभवतो अर्थात या ठिकाणी सर्व दुःख पूर्णता नाहीशी होत जातात श्लोक सद दिसावा असे जे सुख आहे ते प्रारंभी विषयाप्रमाणे असते परंतु परिणामी मात्र अमृताप्रमाणे असते म्हणून परमात्मा विषय बुद्धीच्या प्रसादातून उत्पन्न होणारे सुख हे सात्विक सुख आहे असे म्हटले जाते जे सुख प्रारंभी ज्ञान वैराग्य ध्यान समाधी वगैरे परिश्रमामुळे विशेष दृश्य दुःख देणारे असते परंतु परिणामी जे ज्ञान वैराग्य यांच्या परिपक्वतेमुळे अमृताप्रमाणे असते ते सुख आत्मबुद्धीच्या प्रसादामुळे उत्पन्न झालेले असते अशा सुखाला ज्ञानवन लोक सात्विक सुख असे म्हणतात आत्मविषयक बुद्धीला आत्मबुद्धी असे म्हणतात तिच्यामुळे अंतःकरण निर्मळ होते तेव्हा आत्मबुद्धी प्रसाद आहे असे म्हटले जाते तिच्यापासून उत्पन्न होणारे सुख आत्मबुद्धी प्रसादजन्य सुख आहे किंवा आत्म्याला आपले जी बुद्धी तिला आत्मबुद्धी असे नाव आहे जिच्या प्रसादामुळे उत्पन्न होणारे सुख आत्ममुळे उत्पन्न होणारे सुख आहे अशा सुखाला सात्विक सुख असे म्हणतात श्लोक अडतीसावा विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे सुख उत्पन्न होते ते प्रारंभिक अमृताप्रमाणे वाटते परंतु परिणामे ते विषयासारखे असते म्हणून अशा सुखाला राजस सुख असे म्हणतात अशोक विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने जे सुख उत्पन्न होते ते प्रारंभी अमृताप्रमाणे असते परंतु परिणामी मात्र विषाप्रमाणे असते याचा अभिप्राय असा की बल वीर आणि उत्साह यांच्या हानीला कारण होण्याने तसेच अधर्माकडून प्राप्त होणाऱ्या नरकादी हेतू ते सुख उपभोगाच्या अंती विषा समान होते म्हणून असे सुख राजस आहे असे मानले जाते श्लोक एकोणचाळीसावा जे सुख भोगकाली आणि परिणामी आत्म्याला मोहित करणारे आहे हे आळस निद्रा आणि दोषांपासून निर्माण झालेले असते त्याला तामस सुख असे म्हणतात आणि परिणामी सुद्धा अर्थात उपभोगाच्या प्रारंभी आणि उपभोगानंतरही आत्म्याला मोहित करते त्याचप्रमाणे निद्रा आळस आणि दोषांपासून निर्माण होते ते सुख तामस सुख होय यानंतर या, या प्रकरणाचा उपसंहार करण्यासाठी पुढील श्लोकाने आरंभ करतात श्लोक चाळीसावा या पृथ्वी तलावर अंतरिक्षामध्ये किंवा देवतांमध्ये शिवाय आणखी कोठेही तो पदार्थ नाही की जो प्रकृति प्रकृतीपासून उत्पन्न झालेले या तीन गुणांशिवाय आहे अन्य प्राणरित कोणताही पदार्थ या पृथ्वी स्वर्ग किंवा अन्य देवता यांच्यामध्ये नाही की जो प्रकृतीपासून जन्म पावलेल्या सत्वादी तीन गुणांपासून मुक्त आहे येत स्यात भ्रवी तसं याचा संबंध पूर्वीच्या कथनाशी आहे क्रियाकर्ता आणि फळ हे ज्याचे स्वरूप आहे असा हा संसार सत्व रम या गुणांचा विस्तार आहे तो अज्ञानजन्य आणि अनर्थ रूप आहे रूपाची कल्पना ऊर्ध्व मूलम गीता पंधरा एक इत्यादी वचनांच्या आधारे मुलांसहित याचे वर्णन पंधराव्या अध्यात करण्यात आले आहे त्याच ठिकाणी असेही सांगण्यात आले आहे की वैराग्य रूपी शास्त्राने तोडून गीता पंधरा तीन त्यानंतर परमपदऋतो परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधावे गीता पंधरा चार या ठिकाणी अशी संख्या निर्माण होते की तीन गुणांचे कार्य होण्याने संसाराची समाप्ती होत नाही म्हणून ज्या उपायांनी संसाराची निवृत्ती होईल ते सांगणे आवश्यक आहे याप्रमाणे संपूर्ण गीताशास्त्राचा उपसंहार सुद्धा करणे आवश्यक आहे परमपुरुषार्थाच्या सिद्धीची इच्छा करणाऱ्या लोकांमार्फत अनुष्ठान करण्या संपूर्ण वेद आणि स्मृती यांचे अनुष्ठान योग्य आहे यांचा असा अभिप्राय आहे म्हणून यापुढे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी बद्दलच्या श्लोकांना प्रारंभ करण्यात येत आहे श्लोक एक्केचाळीसावा हे पर्थप अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य तसेच शुद्र यांची कर्मे स्वभावानं रूप उत्पन्न झालेल्या गुणांनी निरनिराळी केली गेली आहेत हे पर्थप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिघांची आणि शूद्रांची विविध कर्मे आहेत अर्थात परस्पर विभाग करून ही कर्मे निश्चित करण्यात आली आहेत ब्राह्मणांच्या बरोबर शूद्रांना सांगण्याचा सा उद्देश असा की शूद नसल्याने वेदपास आहेत स्वभावामुळे उत्पन्न झालेले जे गुण आहेत त्याप्रमाणे हे विभक्त झालेले आहेत स्वभाव म्हणजे ईश्वराची प्रकृती त्रिगुणात्मक माया ही माया ज्या गुणांच्या उत्पत्तीचे आहे असे स्वभाव प्रभाव गुणांच्या योगाने ब्राह्मणाचे समाधी क्रम निराळे करण्यात आले आहेत असे समजावे की ब्राह्मणांचा स्वभाव म्हणजे सत्वगुणाचे कार्य आहे क्षत्रिय स्वभाव सत्व मिश्रित रजोगुणाचे आणि वैश्य स्वभाव स्वभावाचे कार्य तमोगुणिश्रित रजोगुण आहे शुद्र स्वभावाचे कारण रजोगुण मिश्रित तमोगुण आहे आता सांगितलेल्या चारही वर्णांमध्ये गुणांनुसार क्रमाने शांती ऐश्वर व्यापार आणि मूळता त्यांचे अलग अलग दर्शन घडते किंवा गुणा असे समजाव की प्राणेमात केलेल्या कर्मांचे आपले कार्य करण्यास उद्युक्त झाल्याने ते व्यक्त होतात त्याला स्वभाव म्हणतात असा स्वभाव ज्या गुणांच्या उत्पत्तीला कारणीभूत होतो त्याला स्वभाव प्रभाव गुण असे म्हणतात गुणांचा प्रभाव कारणाशिवाय होत नाही म्हणून स्वभाव हे या गुणांच्या उत्पत्तीचे कारण आहे असे सांगून कारणा कारणाबद्दल विशेष अभिप्राय स्पष्ट करण्यात आला आहे याप्रमाणे स्वभावातून उत्पन्न झालेले अर्थात प्रकृतीमुळे उत्पन्न झालेले सत्व रज आणि तमो या तीन गुणांच्या योगाने आपापल्या कार्यानुसार करण्यात आली आहेत पूर्वपक्ष ब्राह्मणादिवर्णाची समाधी कर्मे तर शास्त्रानेच विभक्त केली आहेत अर्थात शास्त्राने निश्चित केली आहेत असे असता असे कसे म्हटले जाते की सत्वादी तीन गुणांच्या योगे ती विभक्त केली आहेत उत्तर पक्ष हा काही दोष होऊ शकत नाही कारण शास्त्राप्रमाणे सुद्धा ब्राह्मणांची क्षमादी कर्मे सत्वादी गुणभेदाने विभक्त करण्यात आली आहेत गुणाशिवाय हे विभक्तपणा नाही म्हणून शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे विभक्त करण्यात आलेली कर्मे सुद्धा गुणांच्या योगाने विभक्त करण्यात आली आहे असे म्हटले जाते ही कर्मे कोणती श्लोक बेचाळीसाम दम तप युजीर्भूतता क्षमा सरळपणा ईश्वरावर निष्ठा ज्ञान विज्ञान हे सर्व ब्राह्मणाचे स्वाभाविक गुण आहेत भाष्य ज्याची व्याख्या या पूर्वीच केली गेली आहे असे शम आणि दमो त्याचप्रमाणे पूर्वी कथाने केल्याप्रमाणे शारीरिक भेदाने तीन प्रकारचे तप दोन प्रकारचे शुचित्व शांती क्षमा अर्जव, अंतकरणाचा अंतःकरणाचा सरळपणा ज्ञान विज्ञान आणि आस्तिकता शास्त्र श्रद्धा विश्वास ही सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत म्हणून ब्राह्मण वर्गात ची आहेत स्वभावानुरूप उत्पन्न होणाऱ्या गुणांनी विभक्त केली आहेत गीता अठरा एक्केचाळीस या वचनाने गोष्ट सांगितली गेली होती ती या ठिकाणी चतुरता युद्धातून परत न फिरणे दान देणे आणि ईश्वरावर श्रद्धा हे क्षत्रियाचे स्वाभाविक क्रम आहे भाष्य शौर्य चूरत्व तेज दुसऱ्याच्या दबावाने दबणारा स्वभाव धृती धरण शक्ती ज्या शक्तीच्या योगाने उत्साहित झाल्याने कोणत्याही अवस्थेमध्ये नाश अगर शोक निर्माण होत नाही असा स्वभाव दक्षता सहजपणे प्राप्त झालेल्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शत्रूला पाठ न दाखवणे किंवा युद्धातून पळण न जाणे दान देण्यास योग्य पदार्थ मोकळ्या हाताने देणे ईश्वर भाव ज्याने जा, रक्षण करावया असे त्याला प्रभू स्वामी मानणे ही सर्व क्षत्रियांची अर्थात क्षत्रिय जातीसाठी विहितक अशी स्वाभाविक कर्मे आहेत लोकसभ्या सव्वा शेती गायी वगैरे वस्तूंचे पालन देण्या घेण्याचा व्यवहार हे वैश्याचे स्वाभाविक कर्म आहे सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे भाष्य कृषी गोपालन आणि वाणिज्य भूमीची नांगरट आदी कर्मे करणे कृषी म्हणतात गायींचे पालन करणे असा गौरक्ष तसेच क्रय विक्रय रूप कर्माचे नाव वाणिज्य असे आहे अर्थात वैश्य जातीचे स्वभाविक कर्म आहेत त्याचप्रमाणे परिचर्यात्मक अर्थात सेवा रूप कर्म हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे याप्रमाणे कित्येक वर्णाचे विहित व स्वभावानुरूप जी कर्मे सांगितली आहेत त्याचे योग्य अनुष्ठान केले तर स्वर्गाची प्राप्ती रूप फल मिळते आपापल्या कर्मामध्ये तत्पर राहून वर्णाश्रमाचे पालन करणारा मेल्यानंतर परलोकातील फळाचा उपभोग घेतो आणि त्यातून उरलेल्या फळांनुसार श्रेष्ठ देश काल जात कुल धर्म आयुष्य विद्या आचार धन सुख आणि बुद्धी यांनी युक्त असा जन्म घेतो वगैरे वचने स्मृती आणि पुराणे यामध्ये वेगवेगळी फळप्राप्ती आणि त्यांचे भेद सांगितले आहेत परंतु अनुष्ठाधिकांमुळे सांगितलेली ही फळे आहेत श्लोक पंचजळीसावा आपापल्या कर्मामध्ये दक्ष असलेला मनुष्य भगवत प्राप्ती रूप सिद्धी प्राप्त करतो स्वतःच्या कर्मामध्ये तत्पर असलेल्या मनुष्याला असा मनुष्य मागे सांगितलेल्या लक्षणांनी युक्त अशा आपापल्या कर्मांमध्ये दक्ष तत्पर राहून सिद्धी प्राप्त करतो अर्थात आपापल्या कर्माचे अनुष्ठान केल्याने अशुचिता नाहीशी होते त्यामुळे शरीर इंद्रिय आणि ज्ञाननिष्ठा याची योग्यतेप्रमाणे सिद्धी प्राप्त करतो या ठिकाणी अशी शंका आहे की आपापल्या कर्माचे अनुष्ठान करण्याने साक्षात सिद्धी प्राप्त होते का असे नसेल तर कोणत्या प्रकारे होते आपल्या क्रमाच्या बाबतीत असणारा मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करतो ते तू ऐ श्लोक शेहेचाळीसावा ज्या परमात्म्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे जगत व्यापून टाकले आहे त्या परमेश्वराची पूजा करून मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो भाष्य ज्या अंतर प्रतिष्ठित ईश्वरापासून सर्व मात्रांची उत्पत्ती आणि व्यापार होतात आणि ज्या ईश्वराने हे जगत व्यापून टाकले आहे त्या ईश्वरासाठी प्रत्येक वर्णासाठी सांगितलेल्या कर्माच्या माध्यमाने पूजा करून आराधना करून मनुष्य केवळ ज्ञाननिष्ठेच्या योग्यतेप्रमाणे सिद्धी प्राप्त करतो असे होण्याचे कारण की श्लोक सत्यजे चांगल्या प्रकारे आचरणात आणलेला गुणरहित असा आपला धर्म दुसऱ्याच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे स्वभावतः नियमित केले स्वधर्म रूप कर्म करणारा मनुष्यास पाप प्राप्त होत नाही धर्म दुसऱ्याचा उत्तम प्रकारे अनुष्ठान युक्त धर्मापेक्षा अधिक श्रेयस्कर श्रेष्ठ आहे विषामध्ये उत्पन्न झालेल्या किड्याला विष कधी बाधाकारक होत नाही त्याप्रमाणे स्वभावत नियत कर्मांचा आचार करणारा मनुष्य पापाचा अधिकारी होत नाही स्वभावजम या पदाने जे पूर्वी सांगण्यात आले तेच या ठिकाणी स्वभाव नियतम या पदाने स्पष्ट केले आहे स्वभावत नियत केलेल्या कर्मांना स्वभाव नियत कर्म असे म्हणतात वरील श्लोकामध्ये असे सांगण्यात आले आहे की नियत कर्म करणारा मनुष्य विषयामध्ये जन्म घेतलेल्या खेड्याप्रमाणे पापाचा आश्रय करीत नाही त्याचप्रमाणे हेही सांगण्यात आले आहे की दुसऱ्याचा धर्म भयावह असतो कोणीही अज्ञानी मनुष्य कर्माशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही म्हणून ुक्तरी स्वभावयुक्त कर्म त्याग करू नए दूर व अग्नि एकत्र कर्मे को तरी दोषा युक्त है भाष्य जन्मा बोबर जे उत्पन्न होते सहज अर्मसे मनत गुंतीपुत्रा त्रिगुणात्मक कर्मदोषपूर्ण है अपने सहजते सोड़ित नहीं सर्व प्रकारचा आरंभ ज्याची सुरुवात केली जाते त्याला आरंभ असे म्हणतात म्हणून या प्रकरणाप्रमाणे सर्वारंभ याचे तात्पर्य समस्त कर्मे करणारा असा आहे स्वधर्म जे कोणते कर्म असेल तो तीन गुणांचा परिणाम आहे म्हणून ही कर्मे त्रिगुणात्मक असून जन्माबरोबर प्राप्त झालेली आहेत ही गुराने अग्नि जसा व्याप्त असतो त्याप्रमाणे ही कर्मे दोषयुक्त असतात तात्पर्य असे आहे की सुधर्म नामक जे कर्म जन्माबरोबर आले आहेत त्याग करण्या परधर्मा आणि परधर्म सुद्धा आहे सर्व कर्मांचा पूर्णपणे त्याग होणे असंभव आहे सहज कर्मांचा त्याग करणे उचित ठरणार नाही या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की कर्मांचा संपूर्णपणे अशेष त्याग होणे अशक्य आहे म्हणून हो त्यांचा त्याग करणे उचित नाही किंवा सहज कर्मांचा त्याग करण्यामध्ये दोष आहे म्हणून पूर्वपक्ष यातून काय सिद्ध होईल उत्तर पक्ष निषत्या असंभव आहे असे जर असेल म्हणून सहज कर्मांचा त्याग करणे उचित ठरणार नाही असे जर असेल तर सिद्ध होईल की कर्मांच्या अशेष त्यागामध्ये गुणांचाही समावेश आहे पूर्वपक्ष हे ठीक आहे कर्मांचा पूर्णपणे त्याग होत शकत नाही पण गुणदोषांची तरी चर्चा कशासाठी उत्तर पक्ष सांख्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे गुणांप्रमाणे आत्मा सदैव चलन वलन करणार आहे अथवा बौद्ध मताप्रमाणे प्रत्येक क्षणी नष्ट होणार आहे रूप वेदना विज्ञान संज्ञा संस्कार रूप या पाच अवस्थांप्रमाणे क्रियाच कारण आहे या दोन्ही प्रकारे कर्माचा निशेष त्याग होऊ शकत नाही याशिवाय आणखी एक तिसरा पक्ष आहे त्याच्या मताप्रमाणे आत्मा कर्म करतो तेव्हा तो करता होतो आणि ज्यावेळी तो कर्म करीत नाही त्यावेळी तो निष्क्रिय होतो असे मानण्याने कर्माचा निशेष त्याग सुद्धा होऊ शकतो त्या तिसऱ्या पक्षाच्या बाबतीत ही विशेषता आहे की तो आत्मा चलन वलन करणारा आहे असे जरी मानण्यात आले असले आणि क्रियेला कारक मानण्यात आले आहे तर असे काय आहे की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित असलेल्या द्रव्यामध्ये देखील नसणारी क्रिया निर्माण होते आणि असलेल्या क्रियेचा नाश होतो शुद्ध द्रव्य क्रिया शक्तीने युक्त होऊन त्याला स्थिरता प्राप्त होते व त्यालाच कारक असे म्हटले जाते याप्रमाणे वैशेषिक मतांचा अवलंब करणारे पंडित म्हणतात पूर्वपक्ष असा या पक्षामध्ये दोष कोणता आहे उत्तर भगवंतांनी अनित्य वस्तूचे अस्तित्व नसते गीता दोन सोळा इत्यादी वचनांच्या योगे वैशेषिक मताचे लोक असच अस्तित्व आणि सतचा अभाव मानतात पूर्वपक्ष भगवंताच्या वचनांचा विचार न करता सुद्धा जर ते म्हणा म्हणणे न्याययुक्त असेल तर त्यामध्ये दोष कसा उत्तर पक्ष सांगतो सर्व प्रकारच्या प्रमाणांना या मताला विरोध दर्शवल्याने हे मत दोषयुक्तच असेच आहे पूर्वपक्षे पूर्वपक्ष असे कोणत्या प्रकारे उत्तर पक्ष द्रव्य उत्पत्तीच्या पूर्वी नसताना सुद्धा उत्पन्न झाले आहे ते किंचित काळ स्थिर राहते आणि अखेरीस असत अवस्थेत प्राप्त होते असे मानले तर असे म्हणावे लागेल की असत हेच होते आणि भाव अभाव होतो अभाव उत्पत्तीच्या पूर्वी प्रमाणे सर्वात असत असून सुद्धा समवायी असमवायी आणि निमित्त नामक तीन कारणांच्या सहाय्याने उत्पन्न होतो परंतु अभाव अशा प्रकारे उत्पन्न होतो अगर कारणाची अपेक्षा असते असे बोलता येत नाही कारण सशाचे शिंग वगैरे असत वस्तु मधील असते असे पाहिले जात नाही मात्र असे मानले की घटादी भावरूप आहे आणि कोणत्या तरी कारणाने ते उत्पन्न होते असेही म्हणावे लागेल असतचे सत आणि सततचे असत होते असे मानल्याने प्रमाण प्रमेय आणि व्यवहार यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही कारण मानल्याने असे निश्चित होणार नाही सत तेच हे सतच आहे आणि असत, असत हे असतच राहते याशिवाय उत्पन्न होतात या वाक्याने द्रव्याचे स्वतःचे कारण आणि सत्यशी संबंध असतो असे सांगण्यात येते अर्थात उत्पत्तीच्या पूर्वी कार्य असत होते परंतु आपल्यासाठी कारवायाच्या अपेक्षेने कारण रूप परमाणूंच्या आणि सत्तेच्या संबंधाने एकत्रित होतात आणि संघटित झाल्यामुळे सत होते यावर असे सांगणे आवश्यक आहे की असतचे कारण सतत कसे आहे तसेच असतचा कोणाबरोबर संबंध येतो कारण वंधेच्या पुत्राची सत्ता त्याच्या कोणत्या सत्य पदार्थाशी संबंध आहे अगर त्याच्या उत्पत्तीला कारण आहे असे कोणत्याही प्रकारे प्रमाणपूर्वक सिद्ध करता येत नाही पूर्वपक्ष वैशेषिक अभावाचा संबंध द्वेणुक आदी द्रव्यांचा स्वतःच्या कारणासाठी समवायरूप संबंध आहे असे सांगतात उत्तर पक्ष अशी गोष्ट नाही कार्य आणि कारण यांच्या संबंधापूर्वी कार्याला सत्ता नाही असे मानले आहे अर्थात वैशेषिक मतप्रणालीचे लोक कुंभार आणि त्याचे चक्र यांची क्रिया प्रारंभ होण्यापूर्वी घटाचे अस्तित्व मानित नाहीत त्याचप्रमाणे असेही मानतात की मातीलाच घटाचा आकार प्राप्त झालेला आहे म्हणून अखेर असत चा संबंध मानणे भाग पडते पूर्वपक्ष असत घट आणि सतकारण यांचा संबंध निर्माण होणे शक्य नाही उत्तर बंध्या पुत्राचा संबंध कोणाशीही येत नाही असे दिसून येते अभावची समानता या ठिकाणी आहे असे असता घटाच्या पूर्वीच्या भावाचा संबंध आपण लक्षात येतो परंतु मात्र लक्षात येत नाही म्हणून त्या अभावाचा भेद सांगितला पाहिजे एकाचा अभाव दोघांचा अभाव सर्वांचा अभाव प्रागभाव प्रध्वांस अभाव अन्योन्य या लक्षणातून कोणत्याही भावाची विशेषता दिसून येत नाही कोणत्याही प्रकारची विशेषता नसताना सुद्धा घट निर्माण होण्यापूर्वी असणारा घटाचा अभाव कुंभारामुळे घट व्यवहाराला हो तो संबंध उचित ठरतो हा घटना हिंसा झाल्यावर प्रध्वांचा नामक अभाव निर्माण होतो यामध्ये अभावत्वाची समानता असून सुद्धा एकमेकाचा संबंध येत नाही याप्रमाणे प्रध्वंस आदी अभावाला कोणत्याही अवस्थेत व्यवहार योग्य न समजणे आणि केवळ आदी द्रव्य नामक प्रारंभी असलेला अभाव याला व्यवहार योग्य मानणे केवळ असमंजसपणा अत्यंत भाव आणि प्रध्वंसाभावाप्रमाणेच प्रागभावाचे सुद्धा अभावत्व आहे यामध्ये काही विशेष असे नाही पूर्वपक्ष प्रागभावाचे भावरूप होते असे आम्ही म्हटले नाही उत्तर मग भावाचे भाव रूप होते असे म्हटले आहे घटाचे घट होणे वस्त्राचे वस्त्र होणे अर्थात हे देखील अभावाचे भाव रूप होण्याप्रमाणे आहे संख्याचा परिणामवाद आहे त्यामध्ये पूर्वी नसलेल्या भावाची उत्पत्ती आणि विनाश यांचा स्वीकार करण्यात आला आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये वैशेषिक मताप्रमाणे काही विशेषत्व आहे असे नाही अभिव्यक्ती आणि तिरोभाव यांचा स्वीकार करण्याने सुद्धा अभिव्यक्ती आणि तिरोभाव यांचे अस्तित्व आणि अभाव यांचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी पूर्वीप्रमाणे प्रमाणांचा विरोध आहे या चर्चेतून कारणाचे कार्यूपामध्ये परिवर्तन होणे ही उत्पत्ती आधी आहे असे निरूपण करण्याच्या मताचे सुद्धा खंडन होते या सर्व मताचे खंडन केल्यावर अखेर असे सिद्ध होते की एकमेव सत्य अज्ञानामुळे एखाद्या नाटाप्रमाणे उत्पत्ती आणि विनाश या धर्मांनी अनेक रूपाने दृश्यमान होतो भगवंताचा अभिप्राय नासतो विद्यते भावः गीता दोन सोळा या श्लोकामध्ये सांगण्यात आला आहे कारण सत्यामध्ये कोणतीही विकृती निर्माण ना होत नाही परंतु असत मध्ये विकृती होत असते म्हणून सत्य हे एकमेव तत्व आहे पूर्वपक्ष आत्मा जर निर्विकार आहे असे कसे सांगितले जाते की कर्माचा निशेष त्याग होऊ शकत नाही पूर्वपक्ष आत्मा जर निर्विकार आहे तर असे कसे सांगितले जाते की कर्माचा निशेष कर्मा त्याग होऊ शकत नाही उत्तर शरीर इंद्रिय आदी गुण कदाचित सत्य असेल किंवा अज्ञानातून निर्माण झाले असेल परंतु जोपर्यंत कर्म हा त्यांचा धर्म आहे तर आज्ञ्यामध्ये सुद्धा तो अविद्यामुळे आरोपित आहे या कारणाने कोणीही अज्ञानी संपूर्ण कर्माचा क्षणभरही त्याग करू शकत नाही असे सांगण्यात आले आहे परंतु ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो ज्ञानी पुरुष म्हणूनच कर्माचा संपूर्णपणे त्याग करू शकतो कारण अविद्येचा नाश झाल्यानंतर अविद्येमुळे दिसणाऱ्या वस्तूचा अंश शिल्लक राहत नाही हे प्रत्यक्ष एका दोन परंतु तो तिमिररोग नष्ट झाल्याबरोबर त्याचा मागमुसुद्धा राहत नाही असे असल्याने मनापासून सर्व कर्मे गीता पाच तेरा आपापल्या अनुष्ठान करणारा पुरुष सिद्धीला प्राप्त होतो गीता अठरा पंचेचाळीस या परमेश्वराची स्वतःच्या कर्मांनी आराधना करून मानवसिद्धी प्राप्त करतो इथ अठराशे चाळीस हे सांगणे सुद्धा उचित असेच आहे येथपर्यंत ज्ञाननिष्ठेची प्रतिष्ठा निर्माण करणारी जी कर्मसिद्धी सांगितली तिचे फळ म्हणून ज्ञाननिष्ठापूर्वक अनशकर्मेसिद्धीचे स्वरूप या ठिकाणी सांगतात श्लोक एकोणपन्नासावा ज्याची आसक्ती संपलेली आहे ज्याने आत्मसंयमन केले आहे ज्याची इच्छा बासना नाहीशी झाली आहे तो पुरुष सर्व कर्म टाकून दिलेला होऊन अतिश्रेष्ठ अशी जी नष्टी ती तो प्राप्त करून घेतो भाष्य पत्नी पुत्र वगैरे जी आसक्ती जे स्थाने आहेत अशा सर्वांमधून ज्याची आसक्ती नाहीशी झालेली आहे त्याला असक्त बुद्धी असे म्हणतात जीवात्मा ज्याने आपले अंतःकरण जिंकले आहे असा शरीर जीवन आणि विविध भोग यांमध्ये असलेल्या इच्छेचा अंत झाला आहे असा विगतस्त्रह अशा प्रकारे जो आत्मज्ञी आहे तो श्रेष्ठ अशा नैष्कर्म्य नामक सिद्धीला प्राप्त करतो नैष्कर्म्य निष्क्रिय ब्रह्म हा आत्मा होय असे ज्ञान झाल्यामुळे ज्याची सर्व कर्मे संपुष्टात आली आहेत त्याला निष्कर्मा असे नाव आहे निष्कर्म भावाला नैष्कर्म्य म्हणतात अशा नैष्कर्म रूप सिद्धीचे नाव नैष्कर्म्य सिद्धी असे आहे निष्क्रिय आत्मस्वरूपामध्ये स्थिर होणे म्हणजे निष्कर्मतेची हो सिद्धी होय यालाच नैष्कर्म सिद्धी असे म्हणतात याप्रमाणे क्रमापासून उत्पन्न झालेल्या सिद्धीपेक्षा विलक्षण श्रेष्ठ आणि त्वरित मुक्तीमय स्थित होणे ही सर्वोत्तम सिद्धी आहे या सिद्धीचा संन्यासाच्या योगाने म्हणजेच यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक ज्ञानमय अवस्थेत सर्व कर्मांचा त्याग करून लाभ करून घेतात असेही प्रतिपादन आहे की सर्व कर्मे मनाने टाकून सोडून देऊन गीता पाच तेरा न करता अगर करविता गीता पाच तेरा असा राहतो पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्वधर्माचा आचार करून ईश्वराची आराधना रूप साधनाच्या योगाने उत्पन्न झालेले ज्ञाननिष्ठा प्राप्तीची योग्यता रूप सिद्धिजाने प्राप्त केली आहे आणि ज्यामध्ये आत्मविषयक विवेक ज्ञान उत्पन्न झालेले आहे अशा पुरुषाला क्रमाने केवळ आत्मज्ञाननिष्ठारूप नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते हा क्रम सांगावायचे असल्याने पुढे सांगतात श्लोक पन्नासावा ज्ञाननिष्ठा रूप सिद्धिजाला प्राप्त झाली आहे तो पुरुष ज्या मार्गाने ब्रह्माची प्राप्ती करून घेतो तो, तो मार्ग मी सांगतो भाष्य सिद्धीला प्राप्त झालेला अर्थात आपल्या कर्माच्या योगाने ईश्वराची आराधना करून त्याच्या कृपा प्रसादामुळे उत्पन्न झालेल्या शरीर आणि इंद्रिय यांची ज्ञाननिष्ठा प्राप्तीची योग्यता रूप सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष ही दुरुक्ती केवळ पुढील संबंध दर्शवण्यासाठी आहे असे पुढे प्रतिपादन केले जाणारे असे कोणते वचन आहे की ज्यामुळे ही दुरुक्ती करावी लागली त्याबद्दल सांगतात ज्या ज्ञाननिष्ठारूप प्रकाराने साधक ब्रम्हपदाला किंवा परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्या प्रकाराबद्दल म्हणजे ज्ञाननिष्ठा प्राप्तीचा निश्चित क्रम तू माझ्याकडून समजावू न घे याच्या विस्ताराची काय आवश्यकता आहे याबद्दल असे सांगतात की हे कुंतीपुत्रा समासाने अर्थात संक्षेपाने ज्या क्रमाने साधक ब्रह्माला प्राप्त होतो तो होय असे समज या वाक्याने ज्या ब्रम्हप्राप्तीसाठी प्रतिज्ञा करण्यात आली होती ते स्पष्ट करण्यासाठी असे सांगतात की ज्ञानाची जी परमोष्ठ आहे ती ऐकून घे ब्रह्म हे ज्ञानाची परिसीमा आहे परिसी माझे शेवटची स्थिती ज्ञानाची परिसीमाय ही ब्रह्मनिष्ठा कशी आहे ज्याप्रमाणे आत्मज्ञान आहे ते कसे आहे ज्याप्रमाणे आत्मा आहे तो आत्मा कसा आहे ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे उपनिषद वचनांनी दर्शवले आहे आणि न्यायता सिद्धच आहे पूर्वपक्ष ज्ञानाला विषय आकार आहे परंतु आत्मा कदी विषय म्हणून समजला गेला नाही आणि तो आकारीपणा नाही उत्तर पक्ष परंतु आदित्य वर्णम गीता आठ नऊ आदित्याप्रमाणे चेतन भारूप प्रकाशरूप स्वयं ज्योती स्वयं प्रकाशी असे आत्म्याचे आकारतत्व आहे असे श्रुतीवचन आहे पूर्वपक्ष हे म्हणणे योग्य नाही कारण ही विशेषणे तमस्व रूपाचे निषेध करणारे आहेत म्हणून सांगण्यात आहेत अर्थात आत्म्यामध्ये द्रव्यादी गुणांच्या आकाराचा निषेध करण्यासाठी आणि आत्म्याचे अंधकार रूप मानले जाण्याची शक्यता येते त्याचा निषेध करण्याच्या निमित्ताने आदित्य वर्ण श्वेता तर तीन आठ इत्यादी वचने आहेत कारण अरूपम इत्यादी वचनांनी विशेषत रूपाचा निषेध करण्यात आला आहे हा अशब्द अगर अस्पर्श आहे कठोप निषोध एक ून सुद्धा आत्मा कोणाचाही विषय नाही असे सांगण्यात आले आहे स्वरूप इंद्र नसते आत्मा कोण कोणत्याही डोळ्यांनी पाहता येत नाही असे असेल तर आत्म्याला ज्ञान कसे होते कारण सर्व ज्ञान ज्याला विषय करते त्या आकाराचे होते आणि आत्मा निर्बिकार आहे असे म्हटले आहे उत्तर पक्ष असे नाही कारण आत्म्याचे निखील निर्मलत्व शुद्धत्व आणि सूक्ष्मत्व सिद्धच आहे आणि बुद्धी सुद्धा आत्म्याप्रमाणे निर्मलत्वादिकांनी सिद्ध असते म्हणून आत्मचैतन्याचा भास जाणवतो बुद्धीमुळे आभासित होणारे मन मनाच्या आभासितपणामुळे इंद्रिय आणि इंद्रियांच्या आभासामुळे असणारे हे स्थूल शरीर आहे म्हणून सांसारिक मनुष्य देहामध्ये सुद्धा आत्मरूप पाहतो देहात्मवादी लोकायातिक चेतनायुक्त शरीर म्हणजे आत्माचं आहे असे म्हणतात दुसरे लोक इंद्रियांना चेतन म्हणतात त्याचप्रमाणे बुद्धीला चेतन आहे असे म्हणतात <coughs> अन्य कोणी बुद्धीमध्ये व्यापून राहिलेले अभिकारी समजण्यात येणारे अज्ञानामुळे भासणारे असे आत्मस्वरूप आहे असे मानणारे आहेत बुद्धीपासून शरीरापर्यंत सर्व आत्म्याच्या चैतन्यत्वाचा आभास होणे हे आत्म्याच्या भ्रांतीचे कारण आहे म्हणून असे सिद्ध होते की आत्मविषय ज्ञान सांगण्याजोग्य नाही मग काय ते विधेय आहे नाम रूप वगैरे अनात्मवस्तूंचा आत्म्यावर जो आरोप असतो त्याची निवृत्ती करणे आवश्यक असते आत्मचैतन्याने विज्ञान प्राप्त करणे संभवत नाही कारण ज्ञान अविद्येच्या योगे आरोपित सर्व पदार्थांच्या आकारामध्ये विशेष रूपाने साठवलेले असते विज्ञानवादी बौद्ध विज्ञानाशिवाय अन्य कोणतीही वस्तू नाही असे मानतात आणि त्या ज्ञानाला स्वसंवेद मानण्याने कारणाप्रमाणिकांची आवश्यकता असते असे मानित नाही ब्रह्मावर कविद्येने जो आरोप केला जातो त्याचे निराकरण म्हणजे कर्तव्य होय ब्रम्हज्ञानासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कारण ब्रह्म अत्यंत स्पष्ट आहे ब्रह्म जरी अत्यंत स्पष्ट सुविज्ञेय अत्यंत सन्निध आणि आत्मरूपमय असून सुद्धा अवेकी माणसांना मात्र अज्ञानातून निर्माण होणाऱ्या नामरूपामुळे त्यांची आणि ते ब्रा झाकले जाणण्यास कठीण आणि दुसरे असल्याचे प्रतीत होते परंतु ब्रह्मय बुद्धी निवृत्त झालेली आहे ज्याच्यावर गुरु आणि आत्म यांची कृपा झाली आहे त्यांच्यासाठी हे ब्रह्म आहे त्यापेक्षा अधिक स्पष्ट जाणण्यास योग्य अत्यंत संदिध असते साक्षात प्रत्य इत्यादी वचनाने वचनांनी सुद्धा असेच सांगितलेले आहे स्वताला पंडित समजणारे कित्येक लोक असे म्हणतात की आत्मतत्व निर्विकार असल्याने बुद्धी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून शुद्ध ज्ञाननिष्ठा प्राप्त होणे अवघड आहे ज्याला गुरु नाही ज्याने वेदांत श्रवण केलेले नाही ज्यांची बुद्धी सांसारिक विषयामध्ये गुंतून राहिलेली आहे यथार्थ ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून ज्याने परिश्रम केलेले नाहीत त्यांच्यासाठी हे सांगणे आहे परंतु जो याच्या व्यतिरिक्त आहे त्याच्यासाठी ग्राह्य ग्राहक अशा भेदयुक्त वस्तू मध्ये सद्भाव प्रस्थापित करणे अत्यंत कठीण आहे कारण त्याच्या दृष्टीने आत्मवस्तू खेरीज दुसऱ्या वस्तूची उपलब्धताच नसते हे सर्वसे आहे अन्यथा नाही ही गोष्ट यापूर्वीच सिद्ध करण्यात आली आहे भगवंतांनी असे सांगितले आहे की त्यामध्ये सर्व प्राणी मात्र जागे असतात ती परमतत्व जाणणाऱ्या मुलींची मात्र असते गीता दोन एकोणसत्तर आत्मस्वरूपाचा स्वीकार करण्याने बाह्य आणि विविध आकार धारण करणाऱ्या भेदबुद्धीची निवृत्ती हेच कारण आहे कारण आत्मा कोणासाठीही आणि कोणत्याही कारणास्तव ज्ञात प्राप्त होण्यास योग्य त्याग करण्यास योग्य किंवा ग्राह्य होऊ शकत नाही आत्मा जाणणे योग्य नाही असे मानल्यानंतर सर्व वृत्ती निरर्थक आहे असे म्हणावे लागेल याशिवाय अशी कल्क कल्पना केली जात नाही की अवचना ना शरीरासाठी सर्व केली जातात आणि हे सुखासाठी सुख आहे किंवा दुःखासाठी दुःख आहे कारण सर्व प्रकृतींचे प्रयोजन शेवटी आत्मज्ञानाचे विषय होणे आहे म्हणून स्वतःच्या शे शरीराचे ज्ञान करून घेण्यासाठी अन्य प्रमाणांची गरज नाही त्याप्रमाणे आत्मा तर अधिक अंतरात असल्याने आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी अन्य प्रमाणांची आवश्यकता नाही म्हणून असे सिद्ध होते की जे विवेकी आहेत त्यांच्यासाठी आत्मनिष्ठा हेच प्रसिद्ध साधन आहे ज्यांच्या मताप्रमाणे ज्ञान निराकार आणि अप्रत्यक्ष आहे त्यांना सुद्धा ज्ञेयाचे ज्ञान द्याना अनुभव ज्ञानाच्या अधीन असल्याने चुखादीप्रमाणे ज्ञान अत्यंत स्पष्ट आहे असे मानले पाहिजे ज्ञानासाठी जिज्ञासा नसते म्हणून असे मानले पाहिजे की ज्ञान प्रत्यक्ष आहे ज्ञान जर अप्रत्यक्ष असते तर अन्य ज्ञेय वस्तूंप्रमाणे ते जाणण्यासाठी इच्छा प्रकट केली गेली असती अर्थात ज्याप्रमाणे ज्ञाता पुरुष गटाची ज्ञेय पदार्थांच्या ज्ञानामुळे अनुभव घेण्याची इच्छा करतो त्याप्रमाणे या ज्ञानाला सुद्धा ज्ञानाच्या योगाने जाणण्याची इच्छा प्रकट केली असती परंतु ही गोष्ट अशी नाही ज्ञान अत्यंत प्रत्यक्ष आहे म्हणून ज्ञाचा सुद्धा प्रत्यक्ष आहे म्हणून ज्ञानासाठी प्रयत्न करणे योग्य नाही परंतु अनात्म बुद्धी भावी व्हावी म्हणून मात्र कर्तव्य आवश्यक आहे म्हणूनच ज्ञाननिष्ठा प्राप्त करणे महत्वाचे आहे त्याबद्दल सांगतात श्लोक एक्कावन्नावा विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन करणारा शब्दादी विषयांचा त्याग करून राग आणि द्वेष नष्ट करून विशुद्ध कपटरहित निश्चयात्मिका बुद्धीने संपन्न असलेला पुरुषायरूप आत्म्याला शरीराला ठेवून शब्दादी विषय शब्द ज्यांचा प्रारंभ आहे असे सर्व विषय सोडून देऊन या प्रकरणाप्रमाणे या ठिकाणी असा अभिप्राय आहे केवळ शरीर जिवंत रहावे म्हणून ज्या विषयांची आवश्यकता आहे त्या व्यतिरिक्त सुखोपभोगासाठी जे आणखी विषय आहेत त्यांना सुद्धा सोडून शरीराच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या विषयांमध्ये राग द्वेष नाहीसे करून श्लोक बाब्नवा एकांतात शुद्ध प्रदेशात राहणारा सात्विक धारणा शक्तीने युक्त अंतःकरण आणि इंद्रिय यांना आवरून धरून आणि शरीर यांना वश करणारा राग आणि द्वेष नाहीसे करून दृढ वैराग्याचा आश्रय करणारा भाष्य विविध सेवी वन नदी तीर डोंगरातील गुहा वगैरे एकांत स्थळी राहावे हा ज्याचा स्वभाव आहे असा अत्यंत परिमित आहार घेणारा एकांत वास आणि परिमित आहार यामुळे दोष नाहीसे होऊन चित्ताची शुद्धता करण्याचा हेतु आहे म्हणून ज्याचा स्वीकार करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मन वाणी आणि शरीर आपल्या नियंत्रणात ठेवणारा अर्थात ज्या ज्ञाननिष्ठ तिचे शरीर मन आणि वाणी या तिघांवर नियंत्रणात ठेवणारा होतो या प्रकारे सर्व इंद्रियांपासून सुटका करून घेऊन तसेच नित्य ध्यान योगामध्ये घडून जाणारा आत्मस्वरूपाच्या चिंतनाचे नाव ध्यान असे आहे त्याप्रमाणे आत्म्यामध्ये चित्त एकाग्र करणे याला योग असे म्हणतात हे दोन्ही मुख्यत्वे करून ज्याचे कर्तव्य आहे त्याला ध्यान योगपरायण म्हणतात याच्या सहाय्याने नित्य स्वीकार मंत्र जप वगैरे अन्य कर्तव्याचा अभाव दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे याबरोबरच या, या लोकातील आणि परलोकातील भोगाच्या इच्छेचा अभाव म्हणजे वैराग्य तसा आश्रय करून अर्थात वैराग्य संपन्न होऊन तसेच श्लोक त्रेपन्नावा अहंकार सामर्थ्य गर्व काम क्रोध परिग्रह यांचा त्याग करून निरंतर ध्यानयुगामध्ये घडून गेलेला ममत्व शून्य शांतपुरुष ब्रह्मामध्ये स्थित होण्यास पात्र योग्य होतो भाष्य अहंकार इंडियामध्ये अहमभावाचा प्रभाव याला अहंकार म्हणतात कामना आणि आसक्त आसक्ती यांच्या योग्य तयार होणारे सामर्थ्य म्हणजे बल होय या ठिकाणी शरीराचे जे सामान्य सामर्थ्य आहे त्याला बल म्हणत नाहीत कारण ते अगदी स्वाभाविक आहे म्हणून अशा बलाचा त्याग अशक्य आहे आनंदाने घडणारा आणि धर्माचे उल्लंघन होईल असा आचार त्याला गर्व असे म्हणतात त्यालाच दर्प असेही म्हणतात कारण स्मृतीमध्ये हर्षयुक्त पुरुषाला निर्माण होतो आणि असा दर्प असणारा मनुष्य धर्माचे उल्लंघन करतो इच्छा म्हणजेच काम द्वेष क्रोध आहे यांचा आणि शरीर धारण करण्यासाठी असणारे साधन यांचा त्याग अर्थात शरीर धारण करण्यासाठी किंवा प्राप्ती होते त्याचाही त्याग करून त्याचप्रमाणे परमहस परिव्राजक संन्यासी होऊन केवळ देहनिर्वाहा पुरते ममता रहित व शांत उपरती झालेला असतो असा सर्व प्रकारच्या परिश्रमाशिवाय ज्ञानावर निष्ठा असणारा ज्ञाननिष्ठ यती आहे तो ब्रह्म रूप होण्याच्या पात्रतेचा असतो श्लोक चौपन्नावा ब्रह्ममय झालेला प्रसन्न मनाचा योगी कधी दुःख करीत नाही अगर कशाची कर इच्छाही करीत नाही सर्व प्राणी मात्रांच्या बावतीत समभाव होतो आणि माझ्या श्रेष्ठ भक्तीला प्राप्त होतो भाष्य ब्रह्माला प्राप्त झालेला ज्याला अध्यात्म प्रसादाचा लाभ झालेला आहे असा प्रसन्नात्मा पुरुष ना कधी दुःख करतो अगर ना कोणती इच्छा करतो अर्थात कोणत्याही पदार्थाच्या नाशाने किंवा स्वतःच्या विगुणतेच्या उद्देशाने संताप करून घेतो आणि कोणत्याही अभिलाषा धरतो न शोचती न या वचनाने पुरुषाच्या स्वभावाचा केवळ अनुवाद करण्यात आला आहे ब्रह्म पुरुषाच्या मनामध्ये अप्राप्त विषयाबद्दल आकांक्षा निर्माण होत नाही नकाक्षती ना ऐवजी न असा पाठ अधिक संयुक्त वाटतो त्याप्रमाणे जो सर्व भूतमात्रांमध्ये समभाव रखतो आपल्याप्रमाणे त्यांच्याकडे सुखदुःखाच्या बाबतीत समान भावाने पाहतो या वाक्यामध्ये आत्मा समभावाने पाहतो असे म्हटलेले नाही कारण तो तर भक्तीच्या योगाने मला विशेष विशेषत्वाने जाणतो गीता अठरा पंचावन्न असे पुढे कथन करण्यात आले आहे असा ज्ञानानिष्ठ पुरुष मी जो परमेश्वर या माझ्या अत्यंत श्रेष्ठ अशा भक्तीला प्राप्त होतो अर्थात ते मला चार प्रकारे भजतात गीता सात सोळा असे सांगताना जी चौथी भक्ती सांगण्यात आली आहे त्या श्रेष्ठ भक्तीला प्राप्त होतो यानंतर ती ज्ञानलक्षणा भक्ती सांगतात श्लोक पंचावन्ना आहे तसा तत्वत जाणतो त्या भक्तीने मला तत्वत जाणून त्वरेने माझ्यात प्रवेश करतो भाष्य भक्तीच्या युगाने मी जेवढा आहे आणि जसा आहे त्या मला तत्वत जाणतो अभिप्राय असा आहे की मी जेवढा आहे अर्थात उपाधीच्या योगी झाल्याने विस्तारासहित मी जेवढा आहे आणि जसा आहे म्हणजेच समस्त उपाधीरहित उत्तम पुरुष आणि आकाशाप्रमाणे सर्व व्याप्त असा जो मी आहे त्या मला अद्वैत अजर अमर अभय आणि मरणमुक्त असा मला तत्वता जाणतो त्याप्रमाणे मला जाणल्याबरोबर ताबडतोब माझ्यामध्ये प्रवेश करतो या ठिकाणी ज्ञावा विषतेत्रम असे सांगून ज्ञान आणि त्याच्यानंतरची प्रवेश क्रिया या दोन्ही भिन्न नाहीत तर मग काय आहे फाला नंतरचा अभाव ज्ञान मात्र एके विशेष आहे कारण आणि मी क्षेत्रज्ञ आहे याचे ज्ञान करून घे गीता तेरा दोन असे सांगण्यात आले आहे पूर्वपक्षी ज्ञानाची जी प्रमनिष्ठा आहे त्या योग्य तो मला जाणतो हे म्हणणे विरुद्ध आहे हे विरुद्ध कसे आहे असे जर विचारले तर सांगतात की जेव्हा अज्ञाताला ज्या विषयाचे ज्ञान होते त्याचवेळी त्याला तो विषय ज्ञात होतो ज्ञानाची पुन्हा पुन्हा आवृत्ती करणारा ज्ञाननिष्ठेची अपेक्षा करीत नाही म्हणून ज्ञेय पदार्थाला तो ज्ञानाने जाणू शकत नाही तर ज्ञानवृत्ती रूप ज्ञाननिष्ठेच्या योगाने जाणतो असे म्हणणे विरुद्ध आहे उत्तर पक्ष हा काही दोष नाही कारण आपली उत्पत्ती आणि परिपाक यांच्या हेतूने युक्त अर्थात विरोधरही ज्ञानाचा जो आपल्या स्वरूपानुभवामध्ये निश्चित रूपाने परिवर्तन होते त्या ठिकाणी तो स्थिर होतो असे जे ज्ञान ज्याला ज्ञाननिष्ठा असे म्हटले आहे याचा अभिप्राय असा आहे की ज्ञानाची उत्पत्ती आणि पूर्णावस्था या हेतुने जी विशेष शुद्ध असलेली बुद्धी आणि त्याबरोबर उपयुक्त असलेली अमानितवादी कारणे आहेत त्यांच्या सहाय्याने शास्त्र आणि आचार्यांच्या उपदर्शने उत्पन्न झालेला जो मी करता आहे हे माझे काम आहे इत्यादी क्रियाभेद बुद्धीने निर्माण झालेल्या संपूर्ण कर्माचा संन्यास सहित क्षेत्रज्ञ आणि ईश्वराची असलेली एकता याचे ज्ञान आहे याचा जो स्वतला आलेला अनुभव तो निश्चित स्वरूपाचा आणि स्थिर आहे याला सर्व श्रेष्ठ पराज्ञाननिष्ठा म्हणतात ही ज्ञाननिष्ठा अर्थात भक्तांच्या पेक्षा चौथी पराभक्ती म्हणून संबोधण्यात आली आहे अशा या ज्ञाननिष्ठारूप पराभक्तीच्या योगाने भगवंताला तत्वत जाणले पाहिजे त्याबरोबर ईश्वर आणि क्षेत्र विषयक भेद बुद्धी पूर्णपणे होते म्हणून ज्ञाननिष्ठारूप भक्तीच्या योगाने मला परमेश्वरला जाणतो हे म्हणणे विरुद्ध नाही असे मानण्याने वेदांत इतिहास पुराण आणि स्मृती रूप सर्व निवृत्तीपर शास्त्रे सार्थ ठरतात म्हणजेच सर्वांचा अभिप्राय सिद्ध होतो आत्म्याला जाणून विरक्त होतो भिक्षाचरण करतो बृहदारक तीन पाच एक पुरुषाचे अंतरंग साधन म्हणून संन्यास सर्व तपांमध्ये श्रेष्ठ आहे ऐतरीय आरण्यक दहा त्रेसष्ट एकटा सन्यास या सर्वांचे उल्लंघन करून जातो तैत्रीयक ते दहा बार बासष्ट बारा कर्माच्या त्यागाचे नाव सन्यास आहे वेदहा लोक आणि परलोक यांचा त्याग करून धर्म आणि अधर्म यांना सोडून दे शांती पर्व तीनशे एकोणतीस चाळीस इत्यादी आहेत त्याप्रमाणे येथे काही वचनांचा उल्लेख केला आहे या सर्व वचनांना व्यर्थ समजणे उचित नाही आणि याबद्दल अर्थवाद करणे देखील ठीक नाही कारण ते आपापल्या परीने स्थित आहेत याशिवाय अंतरात्मा अविक्रिय आणि निश्चित स्वरूपाने स्थित होणे हा मोक्ष आहेमुद्राला जाण्याची इच्छा करणारा त्याच्या विरुद्ध असलेल्या पश्चिम समुद्राकडे जाण्याची इच्छा असण्याच्या बरोबर समान मार्ग होऊ शकत नाही अंतरात्म्याच्या अनुभवाचे सातत्य ठेवण्याच्या आग्रहाला ज्ञाननिष्ठा असे या निष्ठेचे कर्मांच्या संगतीने राहणे म्हणजे पश्चिम समुद्राला जाणाऱ्या मार्गाप्रमाणे विरुद्ध आहे। प्रमाणांचे ज्ञान असणाऱ्या पर्वत आणि मोहरी प्रमाणे निश्चित भेद करण्यात आला आहे त्यामुळे असे सिद्ध झाले आहे की सर्व कर्मांचा संन्यासयुक्त ज्ञाननिष्ठा करणे आवश्यक आहे आपल्या कर्माच्या योगाने भगवंताची पूजा करणे ही भक्तियोगाची सिद्धी अर्थात फळ किंवा योग्यता होय त्याची ज्ञाननिष्ठा अखेर मोक्षरूपी फुला देणारी होते अशा या भक्तियोगाचा शास्त्राच्या अभिप्रायाप्रमाणे उपसंहार प्रकरणात शास्त्राभिप्रायाचा दृढ निश्चय करण्यासाठी प्रशंसा करतात श्लोक छप्पन्नावा मतपरायण झालेला सर्व कर्म कर्मे करीत असताना सुद्धा माझ्या कृपेने शाश्वत आणि अविचल अशा परमपदास पोहोचतो भाष्य सर्व प्रकारची कर्मे करणारा म्हणजे निषिद्ध कर्मे करणारा माझा आश्रय करतो वासुदेव हाच पूर्ण आश्रयाचे ठिकाण आहे असे म्हणून आपली सर्व कर्मे करून मला अर्पण करणारा जो भक्त आहे तो माझ्या ईश्वराच्या अनुग्रहाने विष्णूचे शाश्वत नित्य आणि अविनाश पदाला प्राप्त होतो भाग दुसरा समाप्त